कोणत्याही रूपाने त्याचं तात्पर्य बदलू शकत नाही आणि एक लक्षात ठेवायचं माणसाने मी इसका वाढविस्तार का करतोय मनुष्याला वेदाचं तात्पर्य प्रवृत्त निवृत्त शून्य नित्यसिद्ध सहज सिद्ध अशा ब्रह्मात असंच समजलं पाहिजे मौलीचं मनोगत हेच आहे आपण आग्रमापासून आतापर्यंत काय पाहतोय की मौली म्हणजे नित्यसिद्ध वस्तू माझ्या प्रतिपादना ती नव्हती माझ्या प्रतिपादने प्रतिपादनाने ते नवनिर्माण त्याचं झालं असं आपण समजू नका ती पूर्वीच सिद्ध आहे नित्यसिद्ध वस्तूचा मी अनुवाद केला त्यावर ही शंका आहे की नित्यसिद्धी वस्तूच जर प्रतिपादन वेध करीत असेल तर त्याला अनर्थ मी म्हणते अनर्थ की येणार नाही केवळ तत्वज्ञाना होती तमी अतिमृत्य जन्ममरणाचं सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे भयंकर असले संसारसा दारुण जो भेटला चेहरी शुणू तो ज्ञानदानी सरुण भजीजे गुरु अत्यंत भयंकर असलेले हे दुःख त्या दुःख निवृत्तीमध्ये पुरुषात खरा पुरुषार्थ तिथे आहे कारण वस्तू ब्रम्ह वस्तू ही नित्य सिद्ध असल्या कारणाने ती नित्य प्राप्त आहे दुःख नित्य निवृत्त आहे पण नित्य निवृत्त दुःख जे आपल्याला प्राप्त झाले त्याची निवृत्ती करण्यामध्ये ती निवृत्ती जीव ब्रह्मिक ज्ञानाने होते म्हणून आमच्या या उपनिषद प्रतिपादित ज्ञानाला प्रामाण्य त्याबाबतही पुष्कळ चिंतन एक चिंतन सांगणं अवश्य आहे ते म्हणजे वेदाच महा तात्पर्य आहे हे सांगते वेळी ज्ञानेपूर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वेदाने जरी पुष्कळ गोष्टींचं प्रतिपादन केलं असलं तरी त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही जाऊ नका त्यापैकी महा तात्पर्याची जी गोष्ट आहे त्याच तुम्ही अवलोकन करा कारण जो ज्या अधिकाराचा असतो त्या अधिकाराने अधिकाऱ्याने त्याच साधनाचा अवलंब करावा या इतर इतर साधनांच्या परित्यागामुळे वेदाला प्रामाण्य येत नाही त्याला आनंद होतो की हा अधिकारानुगुण चाललेला आहे म्हणून पण लोकांनी काय डोकं उडवले समजू तुम्हाला चालवले ते लोकांनी डोका असं चालवले ज्ञानेश्वर महाराज हे वेदाला आणि अंशतः प्रामाणिक देतात ते एका आणि वेदाच्या विरुद्ध बंडाय म्हणतात भाऊघडाय का बंडाय ते बघा त्यांनी म्हणले उदया आलिया गभसती असेषही मार्ग चालीत असते उदयाही मार्ग दिसत तिथुले काय चालीत धनुरधरा हे संपूर्ण पृथ्वीत हे जलमय झालं आपण घे पे आपल्या आरती त्याप्रमाणे वेद अनंत बोजला वेदने पुष्कर विविधाप्रमाणे घ्यावं ह्याचा अर्थ सगळ्या वेदाचं ग्रहण करून याचाच एक अर्थ निघाला म्हणजे वेदाला काही अंशाने प्रमाण मानावं बाकीचं त्यांचं झगारून द्यावं कि म्हणा पहिला असा बंड निर्माण करण्याचा कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला असं लोक म्हणतात म्हणणाऱ्या लिहून ठेवले काही अंशवायचं ज्ञानेश्वर महाराज जेवढं वेदाला प्रमाण मानतात तेवढं कोणीही मानित नाही ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाला प्रामाण्य दिलं नसतं तर कितीतरी लोक त्यांच्यामुळं आणि वेदाला प्रमाण वेदा म्हणून मानायला तयार झाले नसते ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि अधिकार वेदाने वेदाने प्रतिपादन केला वेदा असल्या कारणाने जो ज्या अधिकारात आहे त्या अधिकारात जर तो प्रवृत्त झाला तर तेच वेदाच मनोगत असल्या कारणाने जया जे विहित तेच ईश्वराचे व वेदाचे मनोगत हे नाही तुम्हाला मुद्दाम मनोनी ते केली आणि भरांत सापडे आपल्या अधिकाराप्रमाणे वागण्यात वेदाला आनंद आहे देवाला आनंद आहे त्याच आपण अनुष्ठान करावं असं वेदाचं मनोगत आहे आणि त्या मनोगताप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे कारण जे जे प्रमाण सिद्ध असतं ते ग्राह्य असतं असा ज्ञान नाही कारण वेदाने शेन याग सांगितलाय वेदाने कार्य याग सांगितलाय वेदाने पुत्रकामिष्ठीग सांगितलाय वेदाने ज्योतिष्ठोम याग सांगितलाय म्हणून काय ते सगळे आपण अनुष्ठान करायचे काय एखादा माणूस ब्रह्मचारी आहे नैष्ठिक ब्रम्हचारी यांच्याला आता ब्रह्म व्हायचं नसतं बाकी त्याला काही करायचं नाही म्हणून ब्रह्मचारी माणूस चटकन ब्रह्म होतो ठेवायचं बघा ब्रम्हचारी लग्न झाला नाही म्हणून वास्तविक काय निघाला तो म्हणायला लागला की ब्रह्मचार्या ब्रह्मचर्यात न ब्रम्ह व्हायचं बाकी दुसरं काही सं्लॅन घ्यायचा म्हणजे ब्रह्म व्हायचं असं जर त्याने ठरवलं तो उत्तम गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे वेस्त म्हणजे वा शाप वास अरे असा शूर वीर धीर निवड येतो बळी विरळा शूर अरे तुझ्यासारखा जिंकावा संसार तरी येणे नावेश करण्याचं काय करणार सांगितलं की मी पुत्र कामेश अजिबात करणार नाही वेदाला अप्रामाण्य आलं वेद विरुद्ध त्यांनी बंड पुकारलं वेदाने सांगितलेलं त्यात त्यांनी मानुष्ठान केलं नाही हे म्हणणारच खबर आहे त्याच्या आपल्या बुद्धीचं प्रदर्शन आहे त्याने आपल्या स्वतःच्या अकलेचे तारे तोडल्या असं कथा अरे वेदाला नक्की जे सांगायचंय ते सांगितले ज्याला सांगायचे त्यांनी ते सांगितले त्याने आपल्या अधिकाराप्रमाणे त्याच का अनुष्ठान केले पुत्रिष्ट या ब्रह्मचार्याने ब्रह्मचारी पुरुषांनी केला नाही म्हणून त्याच्यावर अप्रामण्य येत नाही किंवा त्याला त्याने खोटं ठरवलं अर्थ होत नाही अधिकाराप्रमाणे तो वागला हा त्याचा अर्थ होतो स्वर्ग ज्योतिष्ठोमी स्वर्ग काम येथे एखाद्याला स्वर्गाला जायचं नाही त्याने सांगितलं मला स्वर्गाला जायचं नाही त्याने सकाम म्हणजे कामनाच नाही चित्तामध्ये त्याने सकाम कर्म करायचं काय कारण उलट सकाम कर्माचा निषेधही केलाय पावलो पावली माऊलीने हेतूच आणि विष त्या इतक्या पुण्यामध्ये ते मिसळतात असं महाराजांचं म्हणण्या कि मुली एका ठिकाणी असं म्हणतेच की सायाचे पुण्य अर्ज जे, मग संसारू काय इच्छेचे काय पाहुले समुद्रामध्ये जाऊन तोंडाला मिठी मारतात मगर मिठी एवढं पुण्य करून निर्माण करून पुन्हा संसाराची कशाला म्हणून एखादा माणूस जर स्वर्गाधिकांची इच्छा नसल्यामुळे ज्योतिष्ठोम याग करण्यामध्ये प्रवृत्त झाला नाही तो अधिकारी म्हणून त्याने वेदाला अप्रामाण्य आणलं किंवा त्यामुळे त्याने बंडखोरी निर्माण केली असं होऊच शकत नाही कधी पण हे लक्षात न घेता लोक म्हणतात वेदाच जेवढं आपल्याला अनुकूल आहे तेवढंच घ्यावं कारण माऊलीने कसं सांगितलं आपल्याला आपण घे पे की आपल्या आरतीची जोगे हो हे असं चालत नाही हे अर्धजरती न्यायासारखं बोलल्यासारखं काहीतरी बोलायचं आपण काय आरोप जे त्यांना देता येतील ते असं नाही आहे अर्ध जरती न्याय नाही हे आपल्याला अनुकूल घ्यायचं प्रतिकूल टाकायचं असा त्याचा अर्थ नाही आहे असं मनोगत आहे काय मनोगत आहे की जो ज्या अधिकाराचा आहे त्या अधिकाऱ्याने त्या कर्माचं त्या उपासनेच त्या ज्ञानाचं त्याने अनुष्ठान करावं व कृतार्थ व्हावं सरते शेवटी असं वेदाचं मनोगत आहे म्हणून शेन याग आहे शत्रूला मारण्यासाठी सांगितलं आम्हाला शत्रूच नाही एखादा माणूस आजाचा शत्रू आहे त्याने कशासाठी ते करायचं म्हणून शेनयाग कारिरी याग पुत्रकामेष्टी कि याग किंवा ज्योतिष्टोम याग हे सर्व जरी वेद प्रतिपादित असल्या कारणाने प्रमाण सिद्ध आहे तरी ते महात्पर्य त्यात नाही आहे वेदाचं मनोगत त्यात नाही आहे वेदाचं महात्पर्य ब्रम्ह प्रतिपादना ब्रम्ह जरी नित्यसिद्ध आहे ही गोष्ट विसरायची नाही नित्यसिद्ध आहे स्वयंसिद्ध आहे असंवेद्य आहे कोणत्याही प्रमाणाला विषय न होणार असं स्वयंप्रकाश स्वरूपाचा आहे ते सच्चिदानंद स्वरूपाच आहे ते सांगण्याच वेदाचं तात्पर्य आहे आणि ते सांगूनही वेदाच वेदत्व शास्त्रत्व नष्ट होत नाही ते सांगून त्याला कोणत्याही प्रकारचं अप्रामाण्य येत नाही आणि ते सांगण्यामध्ये वेदाचं महात्पर्य नुसतं तात्पर्य नाही म्हणून तात्पर्य भूत अशा परमेश्वराचा अंगीकार करण्यात वा संपादन करण्यात वा त्याचा आवरण निवृत्तीपूर्वक आविष्कार करण्यात त्याच्यामध्ये दोष असा कोणताही नाही असं ज्ञानेश्वर किंवा त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं झालं तर तात्या नेहमी म्हणत असत कि व्यवहारामध्ये व परमार्थामध्ये माणसाने तात्पर्य पकडतात बाकी जे काही करायचं नाही तात्त्र्य काय ते अगोदर माणसाने समजून घेतलं पाहिजे माणसं त्याला सोडून बाकी अन्यत्र भरकटत फिरतात वेदाचं महात्पर्य काय ते मुख्य समजून घेतलं पाहिजे महाराजांचं एवढं केलं असलं त्यात वेदविरुद्ध काही अप्राम्य देण्याचा असा कुठेही लेश सुद्धा नाही असं होतच असत एखादा माणूस कॉलेजमध्ये निघाला तो गुरुजीला जाऊन भेटून म्हणाला की गुरुजी आता बघा तुमच्या वर्गाचं तोंड बघणार नाही तो मॅट्रिक पास झालो म्हणाला मी आता तुमच्यावर बात तू गुरुजी म्हणे माझ तोंड तू बघून आनंद आहे काय हे गुरुजी एक गोष्ट सांगत असत एका एक पित्याची आणि पुत्राची अशी शर्यत लागली तो पिता म्हणायला लागला बाळ्या तू नक्की नापास व्हायचा तुझी लक्षणं काही बरी दिसत नाही तुझी लक्षणं काही बरी दिसत नाही तू नक्की नापास व्हायचा तू बाप म्हणला मुलगा म्हणालाय बघा बाबा तसं काही तुम्ही समजू नका जरी एखाद्या मनुष्य नापास झाला सदा नापास मी नक्की म्हणलं पास होऊन दाखवणार क्रमांक, <laughs> <आए>, क्रमांक <नंबर. laughs> पुनरुत्तर क्रमांक एक पहिला नंबर सोडून म्हणला बघायचं इतकं मी आता अभ्यास करून ठरवलं दोघांची लागली शर्य हे पिता म्हणायला लागला तू ना होणार तो म्हणला मी ना होणार पुढे योगायोगाने खरोखरीत तो मुलगा अगदी पहिल्याच पहिला अगदी फर्स्ट क्लास फर्स्ट काय तुम्हाला आणखी नाव द्यायचं विशेष गुण मिळवून पास झाला तो येऊन बापांना म्हणायला लागला काय बघा पास झालो कधी आणलं कधी तुम्हाला अपयश आता कोणाच्या मागास तो बाप इतका लागला धाय मोकलून काय म्हणला तेव्हा किती वाईट झालं मला अपयश आलं माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या मुलांनी मला जिंकलं अतिशय वाईट झालं असं म्हणतो काय उलट तो म्हणतो पुत्राने मला जिंका हिब बापा की खरी इच्छा अती पुत्र इच्छेद पराजया य अर्थाने ते लि है का बापाला हेच पद्धतीने ब्रह्मचारी पुरुषांनी पुत्रकामिय असंच वेदाच मनोगत आहे त्यामुळे त्याने न केल्यामुळे त्याला दुःख होत नाही अप्रामाण्य येत नाही उलट त्याला आनंद होतो ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली त्याप्रमाणे यशयावत वेदाचं महात्पर्य किंवा महा तात्पर्य वेशभूत जे ब्रम्ह ज्याच्यामध्ये आहे ते ब्रह्मसंपादन करण्यात आनंद होतो किंवा हे माझं महा तात्पर्य आणि त्या तात्पर्याला हा जाऊन पोहोचला हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे असा वेदालाही आनंद होतो आणि वेद त्याच्याविषयी विशेष महत्व करतो आणखीन एक गोष्ट वेदाने त्या देवा वर्णन केले देववर्णनामध्ये त्याचं तात्पर्य असं इतकं आपला आता ठरलं आता देव वर्णनामध्ये तात्पर्य म्हटल्यानंतर माणसाला दोन तीन शंका निर्माण होतात देवप्राप्तीच्या साधनाविषयी संशय निर्माण होतो आणि देवाच्या स्वरूपाविषयी संशय निर्माण देवाच्या प्राप्तीची साधनं काय कर्म उपासना व ज्ञान वेद कर्मपरक आहे वेद उपासनापरक आहे का वेद ज्ञानपरक आहे वेद निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन करतो का वेद तुम्ही महा तात्पर्यचा विचार केला उपक्रमोपसंहाराधिकांच्या द्वारे तो विचार दादांनी आपल्या विचारसागरामध्ये लिहिलेला आहे आपण वृत्तीप्रभाकारात आपण पुन्हा लिहिलाय तो आपण तो वाचा उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता अर्थवादोपत्तीचे लिंग तात्पर्य निर्णय या षडलिंगपूर्वक विचार करून वेदाच मुख्य तात्पर्य कसं आहे तेव्हा या इतक्या दीर्घ विचाराने अर्थात विस्तृत विचाराने त्याला सेवा राखण्याचा विचार केल्याने आपल्या असं लक्षात येईल की वेदाचं महात्पर्य केवळ तत्वज्ञान प्रतिपादनात आहे व तत्वज्ञानाचा विषय तत्वज्ञान त्या प्रवृत्ती निवृत्ती शून्य आहे हे पाय रहित आहे सर्वांचा तो आत्मा आहे अन्य कोणाची तो अपेक्षा बाळगत नाही तरी सुद्धा त्याच वेदाच मुख्य तात्प्रयास आपण ठेवे वेदाने निर्गुण ब्रमादन करावं हेच वेदाचं आहे किंचन हेच सांगण्यात वेदाचं मुख्य तात्पर्य देवाच्या सुद्धा स्वरूपापैकी निर्गुण स्वरूपाचं सत्सामान्य स्वरूपाचं निर्विशेष स्वरूपाचं प्रतिपादन करणं याच वेदाचं मनोगत आहे अन्यामध्ये नाही देवाच्या प्रतिपादनात तात्पर्य आणि देवाच्या प्रतिपादनात सुद्धा त्याच्या निर्गुण स्वरूपाच्या प्रतिपादनात तात्पर्य सगुण स्वरूपाच्या प्रतिपादनात त्याचं तात्पर्य नाही अमृतानुभवाचं मुख्य तात्पर्य तिथे आहे मौली दाखवनिषेदांचं महात्पर्य ते माझ्या दहा प्रकरणांचं तात्पर्य दशोपनिषेदांचे ही प्रातिनिधिक स्वरूपाची माझे ही दहा प्रकरण त्याच तात्पर्याला गातातात त्याच निर्गुण तत्वाला सत्सामान्य तत्वाला गातात असं महाराजांना सांगायचंय किंवा निर्गुण ब्रह्म वर्णन करते वेळी अस्थुलम अनणु हरस्वम अदिर्घम निर्गुण असं त्याचं वर्णन केलं श्रोतेने वर्णन करताना सत्यकामा सत्य संकल्पहा सर्वज्ञ सर्वविद असं वर्णन केले सत्यम ज्ञान ब्रह्म निर्गुणाचं वर्णन केले यथो वायुमानी भूतानी जायते ये न जातानी जीवंती संविशनिब्रह्म हे जगत्कारण म्हणून त्याचं वर्णन केलं त्याचं जगत कारण म्हणून वर्णन केलं काही ठिकाणी सगुण म्हणून त्याचं वर्णन केलंय काही ठिकाणी निर्गुण म्हणून त्याचं वर्णन केलं काही ठिकाणी तो केवळ अद्वितीय स्वरूपाचा अमायिक आहे त्याच जेवढं सगुण स्वरूप असेल तेवढं सगळं माईक आहे किती मोठं रूप देवाने धारण केलं असलं तरी ते सगुण रूप माईक आहे निर्गुण ब्रह्म अमायिक स्वरूप प्रतिपादनात सत्सामान्य ब्रह्म प्रतिपादनात वेदाचं मुख्य तात्पर्य अवतारांच्या राशीच्या राशी सांगितल्या कसा देव अवतार धारण करतो ती अवतार मी माणूसही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वेदा प्रतिपादन केले तरी वेदाचं तात्पर्य जे आहे ते हे आत्ता सांगितल्याप्रमाणे नित्य सिद्ध स्वयंप्रकाश ब्रह्म सांगण्यात तात्पर्य वेदाचं उपनिषदांचं दहाही उपनिषदांचं तात्पर्य केवळ अद्वितीय ब्रम्ह सांगण्याचं तात्पर्य आहे मायेक देवाचं स्वरूप सांगण्यामध्ये सुद्धा नाही अनाधी मत परम ब्रम्ह देव सुद्धा सांगतो ते स्वरूप आहे ना ते अनाधी आहे आणि मत परम माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ माझ्यापेक्षा तुझ्या समोर हे अर्जुना या रसावर बसून या युद्ध प्रसंगी जो सगुण साकार होऊन बघून गीता सांगतो आहे त्या माझ्यापेक्षा ते माझं स्वरूप निर्गुण श्रेष्ठ असं समज अनादि मठ परमब्रम्ह नसत सन्ना सदोच्य ते अशा प्रकारचं ते माझं स्वरूप आहे असं तू समज असं ही आपल्या स्वरूपाच्या सगुण स्वरूपाचा माईक स्वरूपाचा निषेध करून त्याची व्यावृत्ती करून माझं खास स्वरूप ज्याला म्हणून म्हणतात माझं मुख्य निजधाम म्हणून ज्याला म्हणतात अव्यंग निजधाम म्हणून ज्याला म्हणतात अव्यंगवाण ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात ते ते देव स्वतः सांगतात म्हणून देवाचंही मुख्य तात्पर्य मनोगत भगवद्गीतेमध्ये निर्गुण ब्रह्म सांगण्यात येत आणि दहा उपनिषदांचंही तात्पर्य निर्गुण ब्रह्मच सामान्य नित्यसिद्ध वस्तू सांगण्यात प्रतिपादन करण्यात स्वयंप्रकाश ब्रह्म प्रतिपादन करण्यात तात्पर्य आहे मनाची नकी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रियागिरजोगे होईल काही मन बुद्धीचा प्रवेश शिरकाव होत नाही ते काही तुझ्या इंद्रियाला सापडणार आहे काय बघा आज माणसं आपलं त्याच्या मागे लागले आम्हाला ब्रम्ह कस दिसत नाही ते स्वरूप आहे ते तुला दिसेल कसं त्यामुळे आम्हाला त्याचा प्रत्यय असा येत नाही तुला त्याचा प्रत्यय येईल कसा ते तुझ्यावरून भिन्न आहे काय तो प्रत्यय स्वरूप आहे तो प्रत्यय येईल कसा त्याचा आम्हाला प्रत्यक्ष झाला पाहिजे तो यात साक्षात अप्रोक्षात ब्रह्म म्हणून ऐकायचं प्रत्यक्ष स्वरूप आहे म्हणून समजायचं आणि त्याचं तुला प्रत्यक्ष कसं होईल प्रत्यक्ष स्वरूपाचं जर प्रत्यक्ष होईल तर तू प्रत्यक्ष स्वरूप असणार नाही तो जोड होईल कसा माणसांच्या मनात विचार निर्माण होतो बघा माणसाला वाटतं नाही आम्हाला अनुभव आला पाहिजे अनुभव व्हायला अनुभवता म्हणजे अनुभवाची विषयता असायला हवी तिथे तो अनुभवाचा विषय होईल ठरतो परमात्मा स्वयंप्रकाश तो कसा विषय होईल म्हणून आता परमात्मा निर्गुणसामान्य स्वरूपाचा आहे आणि निर्गुणत्प त्याच्या सत्यतेच पूर्ण बीज साठवले कारण निर्विशेषत्वामध्ये सत्यत्व असल्या कारणाने असा सत्य स्वरूपाचा म्हणजे कुटस्थ सत्यला प्रकार सांगितला त्याप्रमाणे नित्य सत्य म्हणून म्हणता येईल कुटस्थ नित्यता पारमार्थिक नित्यता म्हणून अशा प्रकारचं ते ब्रह्म त्या ब्रह्म प्रतिपादनात वेदाचं तात्पर्य कुणी विचारील त्या वेदाने सगुण उपासना मूर्ती पूजा तीर्थयात्रा जपजात्य सकाम कर्म अगदी सत्य शेवटी शुभ सकाम कर्मा पर्यंत वेदाने का प्रतिपादन जर ते त्याचं मनोगतच नव्हतं तर का सांग त्याच मनोगत या इतक्या उत्कृष्ट अवस्थेला येऊन पोचलेला कोण की ज्याने निष्काम कर्म केलेले उपासना केलेली आहे ज्याने श्रवण म्हणून निधी ध्यासन केलंय इतकं नव्हे तर विजातीय वृत्तीचा परित्याग करून सजातीय वृत्तीचा प्रवाह सतत जणो त्या शिवलिंगाला ना महात्मलिंगाला संतत धारा ठेवून रुद्राभिषेक चाललाय ता त्या महाविष्णूला भवमानाचा अभिषेक चाललाय अशा पद्धतीने वृत्तीप्रवाह प्रसंख्यान सातत्याने चालवायच्या त्याचा अभिषेक हा असा असतो त्याच्या अभिषेकाला ही प्रसंख्यान रूप असलेली धारावाहिक वृत्ती सकट ब्रम्माकार होणं हा त्याचा त्या शिवलिंगाला चाललेला अभिषेक असतो असा अभिषेक करणारा इतकं नव्हे तर ज्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त झालंय आता त्या जीवनमुक्त पुरुषाला सांगायचंय की हे जीवनमुक्त महापुरुषा तुझ्या त्या विलक्षण सुखासाठी मी तुला सांगतोय की आत्मातीव नाही आहे त्याला असंतुष्ट आपल्या अद्वैत मुखग्रंथातला हा अधिकारी प्रवाह हा अभिषेक चालू आहे आणि अभिषेकामुळे तो असंतुष्ट आहे हा करतोय तिथे चालले अभिषेक संपलाय तुष्ट झालाय दुष्ट होऊन त्या जीवनमुक्त पुरुषाला अनुवाद चालत आत्मवस्तूचा नित्य निरंतर सिद्ध वस्तूचा अनुवाद माउली करते आणि ग्रंथ परिहार तुम्हाला उकल करीत करीत ग्रंथ परिहार देण्याची ज्ञानेश्वर माउलीची ही हातवटी अलौकिक लोकोत्तर स्वरूपाची अत्यंत विलक्षण स्वरूपाची आहे अशी कुणाला जुळेल न जुळेल शंका तर आहे जुळली तर मौली त्याच्यावर आशीर्वाद याचा आपण समजायला हरकत नाही त्यातला तात्पर्यमुक्त पुरुषाला म्हणणं की नित्य सत्य आणखीन काय तुम्हाला आनंदात वय स्वरूपाचा केवळ आनंद दृंगमात्र स्वरूप असलेला जो परमात्मा तो सिद्ध स्वरूपात असलेला जो परमात्मा तो सांगण्यात वेदाचं म्हणजे दहा उपनिषदांचं व माझ्या या दहा प्रकरणांचं मुख्य तात्पर्य त्याच्यासाठी या अवस्थेला येऊन पोहोचलाय त्याच्यासाठी पण जे या अवस्थेला येऊन पोहोचले नाही हे सगळं त्याला वर्णन सांगितलं तर चकमका बघायला लागलाय इकडे तिकडे अरे तू इकडे तिकडे काय बघतोय देशाच्या नव लोक यांना दिशा, लो <laughs> दिशा काय बघतोय अवती बघण्याचं काय करण्या काय पसरलेले दिसते तुला तो म्हणतो मला माझ्या आजूबाजूला माझी मुलं बाळ घर पसरलेलं मला दिसतंय मला हे संपूर्ण जगत दिसतंय हा ठीक आहे समजलं म्हणजे हा एक चकमका ना म्हणजे आपलं काही भौतिक कळत आहे म्हणून मंद प्रज्ञान साठी म्हणून उपासनेसाठी म्हणून त्याला सगुण रूपाचं प्रतिपादन त्यात ज्यांची बुद्धी स्थिर होत नाही त्याला सुगुण साकार कर्म पूजा कर्म सांगितलं त्याला त्या पूजा कर्मातही मनुष्याच मंत्रमत नाही त्याला सांगितलं तू जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे नीत कर धड प्रपंच करा मग बाकीच बघू आई कयाचे धड नाही ते परत रोस श्री काही कुठे निघाल्या चल प्रपंच कर चालवते बरोबर त्याच्यापेक्षा निघाले काही लोक त्याला सांगितलं तू सकाम कर्म करता काहीतरी करून पेक्षा देवाची कामे निघाले बरं तुला काही जमत नाही तुळशीला पाणी घालायचं काय अवड आहे ते करतात चांगली गोष्ट आहे कोणाला तोंडाने वाईट बोलू नको बा दादाने सरते शिव केलेले एखादा माणूस असं म्हणायला लागला महाराज सगुण उपासना जमायची निष्काम कर्म जमायच नाही निष्काम उपासना जमायच नाही सकाम कर्म त्याहून जमायचं नाही शुभकर्म त्याच्याहून जमायच नाही दादाने सरते शिव केलेले यात कुठेही जमत नसलं तर ना इलाज असत जन्मावे मरावे हे चिरे असाने मी अनुवाद केल्यानंतर हे अधिकार वेदाने वेदाने पुढचं सगळं प्रतिपादन केले पण त्यात त्याच तात्पर्य त्यात त्याच तात्पर्य नाही ना इलाज करुणेने दयेने असलेल्या जीवांचा जो माणूस ज्या अवस्थेत आहे अर्थात तो तामर असेल कदाचित वेशरी असेल कदाचित मोक्ष असेल तो ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत त्याला जे शक्य असेल व जे निश्चित फलपर्य असेल जे निष्प्रत्यूपाय आणून सोडील त्या त्या साधनांचा उपदेश करून त्यात्या त्या अधिकाऱ्याला त्या अवस्थेपासून परमात्मस्वरूपा पर्यंत नेणाऱ्या उचित साधनांची योजना म्हणजे या सगळ्या साधनांचं प्रतिपादन ही व्यवस्था आहे ही सुव्यवस्था आहे याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठता नाही याच्यामध्ये आपभर भाव नाही काही वेदाचं नाही याच्यामध्ये दोषाचा लेख नाही वेदा सर्व साधनांची योजना वेदानेच केलेली आहे पण ही योजना आहे ही सुव्यवस्था आहे केलेली व्यवस्था आणि शक्य असलेल्या उचित असलेल्या व निश्चित फलपर्यंत आपल्या साधनांची ही योजना आहे एखाद्याला एखादं साधन उचित असेल पण ते शक्य नसेल एखाद्याला एखादं साधन शक्य असेल पण ते उचित असणार उचितही असेल शक्यही असेल पण त्या औचित्याचं जर रूप निश्चित फलपर्यवसाई होत नसेल तर ते त्यात अनौचित्य निर्माण होण्याची शक्यता म्हणून निश्चित फल परिवसा अशा साधनांची योजना वेदाने स्वतः केल्यामुळं वैदिक म्हणायची ती योजना करणं ही सुव्यवस्था आहे मग व्यवस्था असण योग्यच आहे त्यात काय बिघ म्हणून वेदाने जरी या सर्व साधनांचं प्रतिपादन केलं असलं तरी अधिकार वेदाने केलेली उद्धाराची सोय काय अधिकार भेदाने उद्धाराची केलेली सोय म्हणजे एवढ्या सगळ्या साधनांच प्रतिपादन आहे मुख्य तात्पर्य काय मुख्य तात्पर्य सर्व स्वरूपाहून अर्थात सगुण स्वरूपाहून सुद्धा अगदी विश्वरूपान सुरुवात करायची देवाची जी, जी पाच सहा रूप आहे म्हणजे त्याचं निर्गुण ब्रह्मरूप आहे त्याचं विराट रूप आहे त्याचं हे विश्वरूप आहे त्याने धारण केलेलं अवताराचं रूप आहे त्याने धारण केलेली ही सगळं साकार मूर्ती आहे रामकृष्णधिकांचे अवतार आहेत एवढ्या रूपापैकी व आणखीन काही राहिल्या असतील तर त्यापैकी कोणतीही रूप घ्या ती सर्वच्या सर्व रूप माहीक असून त्या देवाने ती आपल्या माया शक्तीच्या धारण केलेली असून त्या देवाचं व वेदाचं मनोगत नाही महात्पर्य निशेष सत्सामान्य ब्रह्म प्रतिपादनात मौली सांगते की दशोपनिषद आणि माझे दहा प्रकरण यांचं जर तुम्ही महात्पर्य मला विचारलत तर नित्यसिद्ध असलेल्या वस्तूच असल्यामुळं मी या ग्रंथाच्या द्वारे नित्यसिद्ध स्वयंसिद्ध सर्व स्वयं प्रमाण म्हणजे सु असंवेद्य पण स्वयंप्रकाश सदरूप आनंदरूप हा दबय स्वरूप ब्रह्म प्रतिपादनात माझं तात्पर्य तो हा माझा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आहे हा सिद्धानुवाद आहे असं ज्ञानेश्वर बाकीचा विषय आपण कुंडली कवर विहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सुकाराम श्री साखरे महाराज परमेश्वराचं अत्यंत सत्सामान्य स्वरूप सांगण्यासाठी हा ग्रंथ असल्यामुळे हा आता सिद्धांत सांगण्याचं काम चाललेलं नाही आता चाललंय ग्रंथ परिहार ग्रंथ परिहारात सहज सिद्धांताचा उकल होतो ही गोष्ट सून्य राहील ग्रंथ परिहार सिद्धांताच्या आविष्कारा द्वारा देणं हा ज्ञानेश्वर महाराजांचा एक अलौकिक आहे ग्रंथ नव्या प्रकरणात संपलेला आहे जीवनमुक्तदशा हाच या ग्रंथाचा आखेर आहे शेवट आहे त्याच्या पुढे मला जात काही सांगायचं नाही पण इतका उत्कृष्ट सिद्धांत सांगण्यासाठी तुम्ही ग्रंथ निर्मिती केली त्या सिद्धांतात तर शब्दाचा प्रवेश कोणत्या प्रमाणाचा प्रवेश अनुभूतीची तिथे विषयता नाही अशी जर कोणाच्या मनात शंका घेईल तर त्या शंकेच्या परिहार्थ हे प्रकरण आहे पण परिहाराचा जो मार्ग अवलंबिलेला आहे तो सिद्धांत आजवर जो सांगितला त्या सिद्धांताच्या द्वारा त्या ग्रंथाचा परिहार द्यायचा अलौकिक गोष्ट परिहार देण्यासाठी सिद्धांत कोणी सांगणार नाही एवढच सांगेल फारच मी माझ्या गुरुंनी सांगितलं त्याचा परिहार संपला असता वैभव कृपेचे ती संपला कृपेच वैभव आहे हे सांगण्यासाठी सुद्धा जो सिद्धांत आरंभापासून इथपर्यंत सांगितला त्या सिद्धांतातच माझ्या ग्रंथाचा परिहार दोन गेला असं माझं मागच्या जर तुम्ही पाहिलं तो उपाय घडे म्हणे म्हण पाहो तरी सिद्धानुवाद लाव आवडी करून या ओवीपासून या आतापर्यंतच्या ओवी पर्यंत म्हणजे सतरा ओवी पर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी वास्तविक ग्रंथ परिहार दिले मी ग्रंथ का करण्याला प्रवृत्त झालो याचा आणि परिहार दिला ता की म्हणा माझं हे बोलणं हे वस्तुत पाण्यावर काढलेल्या आणि मत्स्याच्या चित्राप्रमाणे असं सांगून सिद्धांत जर सांगितला यात काय सांगितलं सिद्धांत की अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो या सिद्धांतापेक्षाही अधिष्ठान मात्रावशेष म्हणजेच या वेदांतशास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे हा सिद्धांत सांगून आपल्या ग्रंथाचा परिहार सिद्धार्थ काय सांगितला की अधिष्ठान मात्रावशेष राहणं हेच या परमार्थाचा अंतिम आहे कारण जरी त्याच्यावर काही वाङ्मय कृती निर्माण केली तरी सुद्धा मत्स्याचं चित्र पाण्यावर काढलं न काढलं सारखा आहे किंवा काढलं तर ते जसं पाण्याच्याच रूपाचं आहे किंवा मत्स्याच्या आकाराने जर आपल्याला पाण्याचा कधी प्रत्यय आला तर ते मत्स्य आणि पाणी एकच आहे त्यावेळी त्याप्रमाणे माझी वाङ्मय कृती आणि ब्रह्मचैतन्य हे एकच आहे कारण शब्द हा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आणि सिद्धांताचा उकल करून ग्रंथ परिहार दिला ही यातली खरी महत्वाची गोष्ट वास्तविक इथे काही सांगायचं कारण नव्हतं पण ग्रंथ परिहाराला कोणता तरी उपाय अवलंबिण्यापेक्षा एका सिद्धांताचा उकल करून ग्रंथ परिहार देणं ते अलौकिक आहे बोलत असा ग्रंथ परिहार कोणी देत नाही ग्रंथ परिहार एवढंच देते कर्तृत्व माझं नसून या ग्रंथ ग्रंथाचं कर्तृत्व माझ्याकडे नसून गुरुंच्या पण ग्रंथाचं कर्तृत्व गुरुकडे आहे हे सांगण्यासाठी सुद्धा सिद्धांताचा उकल केला जाता जाता ही अलौकिक गोष्ट आहे कि म्हणा सिद्धांत ग्रंथ परिहारासाठी त्यांनी वापरावा हे त्यांच्या सिद्धांत श्रीमंतीचं लक्षण आहे सिद्धांताचे भाषेचे जसे ज्ञानेश्वर महाराज उभेर आहेत साहित्याचे जसे महाराज आचार्य आहेत गुरुणा गुरु, गुरु आहेत अध्यात्म विद्येचे आणि सिद्धांत कुबेरपणाचं लक्षण आहे सिद्धांताची श्रीमंती परम श्रीमंती असं ज्याला म्हणते मौलीच्या शब्दात कारण ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारा शब्द आहे श्रीमंता म्हणून ज्ञानेश्वर महाराज या सिद्धांताचे परमश्रीमंत स्वरूपाचे आहे असं जर म्हंटल तर काही वावग होणार नाही म्हणून त्यांनी सिद्धांताच्या द्वारा ग्रंथ परिहार वास्तविक ग्रंथ परिहाराच्या वेळी किंवा ग्रंथ परिहाराचा उपयोग सिद्धांतासाठी करायला पाहिजे होता आता सिद्धांताचा उपयोग त्यांनी ग्रंथ परिहारासाठी केला याप्रमाणे आम्ही साहित्यापेक्षा दशोपेक्षा जास्त काही समजितले नाही महाराज म्हणतात मी जे तुम्हाला या दहा प्रकरणाच्या द्वारे प्रतिपादन केलं तो परमात्मा परब्रम्म हे प्रतिपादन केले असं नाही जे दशोपनिषदामध्ये वाढ विस्ताराने प्रतिपादन केलं त्याच्यामध्ये त्याचा बराच विस्तार आहे पण त्या सर्व विस्ताराचं विस्तारा मुख्य तात्पर्य जर काही असेल तर एकमेव अद्वितीय ब्रम्ह सांगण्याचं त्याचं तात्पर्य आहे आणि तेच ब्रह्म अत्यंत निर्विशेष स्वरूपाचं स्वयंप्रकाश सर्व प्रमाण अवशेष स्वरूपाचं कसाय तेच मी या ग्रंथात सांगितलं असल्या कारणाने तो आणि हा सिद्धांत योग्य जसाच्या तसा अगदी औचित्यपूर्ण पद्धतीने सांगितलेला आहे असं पाहून आत्मस्वरूप विषयक जो बोध त्या बोधानेही या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाची बुडी दिलेली आहे या म्हणण्यामध्ये महाराजांना असं सुचवायचं आहे की एकंदर अध्यात्मशास्त्रामध्ये वेदा वेद मुख्य आहे त्या वेदाचा शिरोभाग म्हणजे उपनिषद भाग आहे उपनिषदाचं मुख्य तात्पर्य जीव ब्रान प्रतिपादन करणं किंवा एकमेव करणं हे त्याचं मुख्य तात्पर्य आहे किंवा संपूर्ण उपनिषद आणि प्रवृत्त झालेली आहे या सांगण्याच त्यांचं मुख्य तात्पर्य आहे इक नय परमात्मा निश्चित आहे हे सांगण्यासाठी या कि सिद्ध की प्रमुख उपनिषद ही दहा आहे त्या दहा ही उपनिषदांचं सरते शिवटी तात्पर्य जर काही असेल तर हेच तात्पर्य आहे जस उपनिषदे पुढारी न ढळकी पदे या दशोपनिषदाचा दादा केल्याप्रमाणे आता एक अर्थ आपल्याला मी सांगितला की पुढारी ने म्हणजे मी आता या दहा प्रकरणांच्या मध्ये ज्या सत्सामान्य निर्विशेष ब्रह्माचं प्रतिपादन केलं त्यापेक्षा त्यात काही फार वेगळं सांगितल्याचं आपण समजू नका हा सिद्धांत तिथे सांगितला किंवा तोच सिद्धांत मी इथे सांगितला हा एक अर्थ आता दुसरा अर्थ आपल्याला असं सांगायचंय कि ही जी दहा उपनिषद आहेत ही उपनिषद त्या परमेश्वराच्या वर्णनाला ज्यावेळी प्रवृत्त झाली त्यावेळी किती तऱ्हेने उपनिषाने त्याचं प्रतिपादन केले अनेक तऱ्हेने प्रतिपादन केले अनेक म्हणल्यानंतर निदान एक दोन तरा तुम्हाला मांडले पाहिजे आम्ही बोलताना म्हणतो अशी आपल्याला शेकडो प्रमाणे देता येणार सांगायचं शेकडो नको फक्त शंभर प्रमाण द्या मग बाकी बघू बरं का शंभर काही प्रमाण मांडताना देता येत बरं बोलताना बोलतो पण हजारो प्रमाण त्याला सांगायचं हजारो नको एक हजार फक्त मुखोद्गत आता तुम्ही आम्हाला द्यायचे होत नाही तसं मी तुम्हाला उपनिषदाने अनेक प्रकारे प्रतिपादन केले एखादा श्रोता म्हणे अनेक प्रकारे एक दोन चार प्रकार आम्हाला सांगा म्हणजे अनेक प्रकार आमचे लक्षात येतील तर एक दोन चार प्रकार आपल्यापुढे मी सांगतो म्हणजे उपनिषदाने ब्रह्माचं ज्यावेळी प्रतिपादन केलं तेव्हा कधी स्वरूप लक्षणाचा अवलंब करून प्रतिपादन केलं कधी तटस्थ लक्षणाने त्याचं प्रतिपादन केलं <coughs> कित्येक वेळा सगुणचा प्रतिपादन केलं कधी के सगुणाचं प्रतिपादन केलं अशा वेगवेगळ्या तऱ्हेने वेदांनी त्या ब्रह्माचं वर्णन करायला सुरुवात केली कारण उपनिषद सर्वे वेदा या पदम आमनती त्या सगळे वे सर्व वेदैश सर्व अमेव सर्व वेदांचं मुख्य जर काही गेय असेल तर गेय फक्त एकमेव परमात्मा श्रीहरी आहे सौवेदी जाण साईशास्त्री कारण अठराही पुराणी हरिसी गाते सगळी उपनिषद साईशास्त्र चारही वेद त्या हिला अस मौली म्हणते तेव्हा त्यांचा घेय एकमुखाने एकमेव आणि परमात्मा आहे कि म्हणा परमेश्वराच्या गानामध्ये श्रोतीत कुठेही विसंगती नाही विगान असं तुम्हाला कुठेही सापडत नाही एक गान संपूर्ण श्रुतीमध्ये परमात्म स्वरूपाच्या बाबतीत एक गान असं दिसून येत याच्यासाठी स्वतंत्र एक व्यासांच सूत्र आहे गती असं सूत्रच आहे गती सामान्य सगळ्या वेदांचं प्रतिपाद्य एकमेव हरी आहे त्याच्यामध्ये मात्र कुठे तुम्हाला विधान दिसणार नाही हा एक गोष्ट खरी आहे जगदोत्पत्तीचा विषय ज्यावेळी निघाला त्यावेळी मात्र वेदामध्ये विधान दिसून येत तिथे मात्र पूर्ण वेगान आहे कधी जगद उत्पत्ती सांगताना विवेद म्हणतो पंचमहाभूतापासून उत्पत्ती आहे कधी म्हणतो नाही नाही तीनच भूतापासून एकाला पंचीकरण म्हटलंय एकाला त्रिवृत्तकरण असं म्हटलंय कित्येक वेळा तो काम जग झालाच नाही नेह नानास्तिकिंचन कित्येक वेळात काय सांगतो युगबोध उत्पत्ती झाली म्हणून सांगतो कधी पंचक्यात सुचली त्या त्या परीने या जगद उत्पत्तीचा प्रकार सांगितलाय आणि त्यामध्ये कुठेही एक गान दिसून येत नाही प्रत्येक ठिकाणी विगान असं दिसून येत जरी उपनिषदात जगद बाबतीत पदार्थ विवरणाच्या बाबतीत विच दिसून येत असलं तरी एक गोष्ट समाधानाची आहे ती म्हणजे परब्रम्मणाच्या प्रतिपादना आहे ज्याप्रमाणे सर्वांच्या नेत्राला आचार्य म्हणतात एक रूप विषय दिसावा सर्वांच्या नेत्राला लाखो लक्षनेत्र जरी बघायला लागले तरी लक्षनेत्रांचा विषय जसा एकमेव रूप विषय असावा त्याप्रमाणे दहा उपनिषद नव्हे आहे तेवढी उपलब्ध अनुपलब्ध सगळीच्या सगळी उपनिषद जर एकत्र आणली वेद सारा एकत्र आणला तर साऱ्या वेदाचा प्रतिपाद्य विषय गेय विषय एकमेव अद्वितीय परब्रम्ह आहे असं तुम्हाला दिसून ये त्याच्यामध्ये कुठेही विघाड नाही त्याच्यामध्ये कुठे विचित्रता नाही किंवा तोंडीशी तोंडा न मिळेल अशी स्थिती परमात्म स्वरूपाच्या बाबतीत नाही अन्यत्र ठीक आहे पण परमात्म स्वरूपाच्या बाबतीत मात्र एक गा नाही नेहमी म्हणत असत का असं का घडलं उपनिषद तर सर्वज्ञ तुल्य असलेले त्यांनी जगद उत्पत्तीच्या बाबतीत निरनिराळ सांगाव आणि परमेश्वर स्वरूपाच्या बाबतीत मात्र एक गाणावा गाण असावं याच तरी काही कारण उपनिषदाला वेदाला जगद उत्पत्ती सांगायची नाही कारण झालं नाही म्हणून आणि परमेश्वर नित्यसिद्ध आहे म्हणून त्याचं एक मुखाने गान केले जी गोष्ट सत्य आहे त्याच्याविषयी एक गान असावं जी गोष्ट खरोखरी नाही त्याच्याविषयी काही बोलायचं असेल ते जर त्याला सांगायचं नसेल ते वेगवेगळं सांगणं बरोबरच आहे ज्याला एखाद्याला ताच्या म्हणत असत ज्या एखाद्या चोराला म्हणा एखाद्या शहाण्या माणसाला म्हणा एखादी गोष्ट सांगायची नसली मग तो म्हणतो ती गोष्ट ना तो म्हणतो मुंबईत आहे तो म्हणतो मग दिल्लीत आहे मग म्हणतो इकडे ठेवले आहे सांगायचं नसतं त्याला हे जसं असावं किंवा एखाद्या थोर माणसाला सांगायचं नसलो तर तो म्हणतो आज नाही उद्या करून उद्या मग परवापर म्हणतो मग म्हणतो नाही आता थोडा विचार करून बरं नाही असं का म्हणतो त्याला ते करायचं नसतं हे जसं त्याप्रमाणे उपनिषदाला जगत उत्पत्ती सांगायचीच नाही जगताविषयी श्रुतीला काहीही बोलायचं नाही पण तुम्ही आपली तक्रारच घेऊन गेला आपल्या प्रतितिला त्याच्या पुढे मांडायला लागला वेदा पुढे म्हणून वेदाने तुमचा अनुवाद करून काहीच प्रतिपादन केलेलं आहे तुम्हाला पण ते सांगण्यात त्याचं तात्पर्य नाही त्याचं मुख्य तात्पर्य ईश्वर प्रतिपादनात म्हणजे प्रति परब्रम्ह प्रतिपादनात असल्या कारणाने परब्रह्माच्या श्रीहरीच्या प्रतिपादनात मात्र कुठेही विधान नाही असं तुम्हाला दिसून अशी ही उपनिषद आणि बोलायला प्रवृत्त झाली वेगवेगळ्या तऱ्हेने त्या श्रीहरीचं प्रतिपादन केलेलं आहे त्यापैकीही चार दोन प्रकार तुम्हाला मी आता सांगितले आणखीन काही प्रकार आपल्या पुढे मांडायचे ठरले तर आपल्याला असं दिसून की श्रुती बोलताना पहिल्यांदा द्वैत स्वीकारून बोलण्याचा एक श्रुतीची वहिवाट अशी श्रुती अनेक ठिकाणी अंगीकार करून बोलते जसं प्रभाव आपल्याला मी सांगितलं त्याविषयी विवरून भरत बरच केलेला आहे फक्त की ओवी पुनरुच्चार करून त्या ओवीचा ते सांगून मी पुढे जातो ते ओबी अशा म्हणून श्रुती द्वैत भावी अद्वैती निपणा द्वैता अंगीकार करते हैं देवभक्ता द्वैत स्वीकार गुरुशिष्याट करते हाथ अर्थ है गुरुशिष्य सतपथ सदाच वाहता रहा मार्ग अवलंबित पहला प्रकार है कि अंगीकार करायचा द्वैताचा आणि प्रतिपादन मात्र अद्वैताच करायचं म्हणजे निर्गुण ब्रह्माच प्रतिपादन करायचं पण सांगण्याची पद्धती द्वैताचा का अंगीकार करून प्रतिपादन करणं ही पहिली पद्धती आहे वेदाची दुसरी पद्धती अशी आहे प्रतिपादन करण्याची कि उपाधीचा अंगीकार करून बोलाय जसं परवा आपल्याला ती ओबी महाराजांची सांगितले आपल्याला कि निर्गुण परमेश्वराविषयी मला काहीच बोलता येत नाही म्हणून त्यावर कोणत्या तरी उपाधीचा अंगीकार करून मग ती बोलते उदाहरणार्थ अंगीकार करून मग त्या परमेश्वराचं वर्णन करायला लागते काय जगत कारणाच उपाधी घेऊन मग काय म्हणते जिवंती संवेशंती तत् ब्रह्म असं वर्णन करायला लागते किंवा जन्माध्य सूत्रामध्ये हे त्याचं विषय वाक्य असल्या कारणाने काय सांगितले जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यापासून होतो तो परमात्मा नहीं चराचर अव्यक्त निराकार नाही जाकार चराचर बहे ते परमेश्वरा पास उत्पन्न होते जिथे स्थिति जिथे लयाला जाते तो परमत्मा उपाधि श्रुति जिभाम रूपा वा करी वाया यामध्ये उपाधीचा अंगीकार करून बोलण्याची वेदाची पद्धती आहे दुष्कळ ठिकाणी त्या देवाचं वर्णन करतो किंवा याला दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं तर शाखा चंद्र न्यायाने बोलण्याची त्या वेदाची मोठी हातवटी आहे का अर्थात त्यातही उपाधीचा अंगीकार हा अवश्य आहे त्या शाखा चंद्र न्यायाने अत्यंत सूक्ष्म पाडव्याची चंद्रकोर आपल्याला जर दाखवायची असेल तर त्या पाडव्याच्या चंद्रपोरीला दाखवण्यासाठी मनुष्याची अशी वृत्ती पसरलेली आहे त्या पसरलेल्या वृत्तीला तो काय म्हणतो इकड्या तो, तो चंद्र उद्या आला त्याला बघितला का म्हणून तुम तुम्हाला दिसत आहे पसरलेली वृत्ती असते क्षेत्रच्या वृत्ती झालेली असते त्याला सांगायचं मग तुला डोंगर दिसतो का हा डोंगर दिसतो डोंगरावरला दिसत का तों तो म्हणतो त्याची अशी या पश्चिमेच्या बाजूला गेली त्याची फांदी दिसले का हा म्हणतो ते दिसले त्या फांदीच्या शेंड्यावर असं बघा कि बरोबर तुम्हाला दिसते याला म्हणतात का शाखा चंद्रन्ञानेश्वर माऊली म्हणते पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावा शाखा दावी जे औपाधिका बोली मी मी जे म्हणजे श्रुती जे बोलते ते श्रुती उपाधीचा अंगिकार करून बोलते का बोलते निरोपाधिक परमात्मा दाखवायचा आहे म्हणजे शाखा चंद्रन्यायाने निरोपाधिक परमेश्वराचं वर्णन करून सांगण्यासाठी भगवंतांनी तरी काय केलंय कि अर्जुनाचा प्रश्नच आहे की देवा मला तुमचं जे निरोपाधिक स्वरूप आहे ससामान्य स्वरूप आहे ते मला तुम्ही सांगा अशी विनवणी केल्यानंतर अनंत व अत्यंत सखा असलेला अर्जुन त्याने भगवंताला विनवल्यावर जो देव बोलायला सुरू करतो जो बोलतो तो म्हणतो अर्जुना तुला निरुपाधिक स्वरूप सांगायचंय ना मग मी तुला सांगतो तु उपाधी दोन प्रकार सर्वानी भूतानी देवाला अर्जुनाने विचारलं देवा औ मी तुम्हाला पुसले निरुपाधिक आणि तुम्ही मला सांगताय उपाधीचे प्रकार नाही नाही उपाधीचे प्रकार अस का इतकं विसंगत होण्याचं काय करणं त्यावेळी देवाने त्याला असं उत्तर दिले अर्जुना असं लक्षात घे की तुला मी या उपाधीचं वर्णन सांगतो एवढ्यासाठी की या दोन उपाधींच तुला बरोबर स्वरूप लक्षात आलं की निरुपाधिक जे स्वरूप आहे ते कोणालाही न बसतात तुला कडे म्हणजे उपाधीचा अंगीकार करून सत्सामान्य स्वरूप सांगण्याची एक पद्धती आहे ती पद्धती देवाने भगवगीतेचा अवलंबी आहे तीच पद्धती उपनिषदाने ही अवलंबी आहे किंवा उपनिषदातली पद्धती देवाने अवलंबिलेली आहे कसे आपण म्हणा त्यातला तात्पर्य अर्थ हाय कि उपाधीचा अंगीकार करून शाखा चंद्र न्यायाने बोलण्याची ही एक श्रुतीची पद्धती आहे आणखीन एक श्रुतीची पद्धती अशी आहे ती श्रुती बोलताना लक्षणावृत्तीने बोलण्याची एक श्रुतीची पद्धती आहे ते वाच्यवृत्तीने कधी बोलत नाही लक्षणावृत्तीने बोलायचं असं एक श्रुतीचं वैभव आहे कस त्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे कळे बोलण्याची अशी पद्धती आहे एक महावाक्याचं उदाहरण त्याला सांग तत्वमती ते ब्रह्मत्वा हे ते ईश्वर चैतन्य तू आहे असं असं म्हटल्यावर ऐकणारा माणूस लागतो अल्पशक्तीमान मी तसा होईल का त्याला ज्यावेळी प्रतिपादन करण्याची वेळ येते त्यावेळी श्रुती त्याला सांगते ते ईश्वर चैतन्य म्हणजे त्या ईश्वर चैतन्याचा अधिष्ठान ब्रह्म चैतन्य तू म्हणजे तू अंतर्कर्ण विशिष्ट जीव प्रमासा नव्हे तुझं जे कूटस्थ चैतन्य साक्षी चैतन्य अधिष्ठान चैतन्य ती दोन्ही चैतन्य एकरूप आहेत असं तू समज असा माझा अभिप्राय हे कसं बोलणं झालं आहे लक्षणेनं त्याच ज्ञान करून देणं इथे ज्ञान काय करून द्यायचंय निर्विशेष ब्रह्माच ज्ञान करून द्यायचं तू निर्विशेष ब्रह्मरूप आहेस असच त्याला ज्ञान करून द्यायचं पण या वेळी उपाय मात्र कोणता लक्षणावृत्तीचा अंगीकार करून बोललेला किंवा सत्यम ज्ञान ब्रह्म हे म्हणत असताना सुद्धा सच्चे आनंद आणि आजवो या पदाची लक्षणच करावी लागते कारण याही पदांचा देव वाच्य नसून जर यांचा तो वाच्य असेल तर सदत्वत्व आनंदत्व या धर्मांनी युक्त होऊन स्वगत भेद युक्त देव होईल आम्ही तर आतापर्यंत आरडाओरडा करून सांगत आलो की श्रुतीच मनोगत स्वगत सजातीय भेदरहित एकमेवा द्वितीय परमात्मा आहे असं सांगण्यात तात्पर्य आहे हे त्याचं मुख्य प्रतिपाद्य स्वरूप आहे आणि आता काय म्हणायला लागला आम्ही कि तो सच्चिदानंद पदाचं वाच्य होतो हे कसं शक्य असं आतापर्यंत सांगून जर मी तुम्हाला उत्तर आहे त्याही पदांच्या वेळी तुम्ही लक्षणा करा आणि त्या पदाच्या लक्षणावृत्तीचा तो विषय तीन पदाविषयी दादानी लिहिलाय तेवढंच सांगून मी पुढे जातो भगवंत विषय कोणत्याही पदाच्या बाबतीत हा नियम आहे निरपेक्ष संबंध म्हणजे तो हा संयोग संबंध म्हणजे व्यावहारिक नाही घ्यायचा आध्यात्मिक संबंध त्यांचा घ्यायचा आणि त्या संबंधात प्रती ते येते ते चितपदाचं वाच्य निरपेक्ष आनंद आपल्याला वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद आणि हे दोन आनंद मिळून म्हणजे यांच्या आणि संसर्गाध्यासामध्ये निर्माण होणार ते आनंद पदाचं सुखपदाचं वाच्य आता आधोय तस अहम तसच प्रत्येक पदाचं लक्ष ठेव सच्चिद आनंद या पदाने आपल्याला हेच शिकवलंय की सच्चिद या पदाचं वाच्य भ्रमण असून या पदाचं लक्ष ब्रमण म्हणजे निर्विशेष ब्रह्माचं ज्ञान करून द्यायचं असेल स्वरूप लक्षण म्हणून त्याचं ज्ञान करून द्यायचं असेल तरी सुद्धा या पदाची तुम्ही लक्षणावृत्ती करा म्हणजे तुम्हाला निर्विशेष म्हणून श्रुतीने याही ठिकाणी लक्षणावृत्तीचा अंगीकार करून प्रतिपादन केलं लक्षणेनं प्रतिपादन करणं हाही एक श्रुतीचा मार्ग आहे आणखीन श्रुतीचा असा मार्ग आहे की श्रुती परमेश्वराचं प्रतिपादन करते विरुद्ध बोलण्यानं ती प्रतिपादन करते विरुद्ध बोलायचं आणि निर्विशेष ब्रम्ह सांगायचं बोलण्याची विरुद्ध पहिलं कुठं असं दिलं किती तुम्ही प्रमाण आहे त्याच्यासाठी एक प्रसिद्ध एक दोन प्रमाण तुम्हाला देत एक उत्तम प्रमाण असं आहे की पहिल्या श्लोकामध्ये भगवान नव्याध्यायत असं म्हणतो मत्सा आणि सर्व भोवता आणि काय देवाला, या देवाला एक माझ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या अध्यक्ष होते त्या ठिकाणी जर त्याचा त्रैकालिक अत्यंत भाव सिद्ध करता आला तरच त्या पदार्थाला मिथ्यात्म प्राप्त होत एरवी होत वायूच्या ठिकाणी रूपाचा निषेध केला तरी सुन रूप वायू वायुव्यतिरिक्त घटपटादी पदार्था है वे सत्य है केवल निषेधा ने मिथ्यात्व प्राप्त होते जिथे उत्पत्ति होते प्रती तिथे निषेध संभव आणि तोही त्रैकालिक निषेध संपवला आणि त्या त्रैकालिक निषेधाचं त्या पदार्थाला प्राप्त झालं तर मिथ्यात म्हणून ज्या ठिकाणी जगद उत्पत्ती सांगितली त्याच ठिकाणी त्याचा निषेध केला मग थान सर्व भूतानी माझ्या ठिकाणी ही सर्व भूत उत्पन्न होतात व माझ्या ठिकाणी ती अजिबात नाहीत याचा अर्थ आता असा झाला की जगताला मिथ्यात्व प्रत्या आणि या सगळ्या होते व या सगळ्या जगा पदार्थ मी उर्वरित राहणारा जो अधिष्ठ रूपात आहे निषेधाव म्हणून विरुद्ध भाषणाने निर्विशेष शिकवणं ही पण श्रुतीची एक कला आहे हातवटी त्यातला एक चांगला प्रसिद्ध श्लोक तुम्हाला द्यायचा झाला सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जित असत सर्वभृत्यैव निर्गुण गुणभोक्तृच्य पहिलं पद दुसरं पद पहिलं पद पहिल्याच्या विरुद्ध दुसरं दुसऱ्याच्या विरुद्ध तिसरं सहा अर्थ्याशी विरुद्ध पद योजना सर्वेंद्रिय गुणाभास म्हणायचं कि लगेच सर्वेंद्रिय विवर्जित असतं सर्वभृत्यैव निर्गुण गुणभोगतृच्य विरुद्ध भाषा वापरायची आणि सांगायचं मात्र निर्विशेष ब्रह्म कारण सर्वेंद्रिय गुणाभास म्हणायचं सर्वेंद्रिय विवर्जित कस सर्वेंद्रिय गुणाभास म्हणतो हेही बरोबर आहे <laughs> सर्वेन्द्रिय विवर्जित सर्ववृत्ति असत्य सर्वृत्त सर्व व्यापक है सर्वे भरण पोषण करते अर्थ है कि सत्ता स्फूर्ति प्रधान रूपाने मी सर्व जगता च भरण पोषण करते मी असंग माला त्या उपाधीच्या गुणधर्माप्त करू शकत नाही असा त्याचा स्वरूप प्रतिपादन करण्यासाठी श्रुती विरुद्ध भाषेचा वापर करते आणि विरुद्ध भाषेचा वापर करून विरुद्ध धर्मांचं ज्ञान करून देऊन सरते शेवटी निर्विशेष ब्रम्ह सांगायचं हे मात्र बरोबर आहे श्रुतीचं म्हणून त्यात काही कुठे फरक पडलेला नाही सांगण्याची शैली सांगण्याची हातवटी सांगण्याची पद्धती दुसऱ्या अवलंबिली पण निर्विशेष ब्रम्ह सांगायचं धोरण कायम आहे अजूनही एक श्रुतीची सांगण्याची पद्धती आहे त्या पद्धतीला याच्यासारखं कसं म्हटलं विरुद्ध भाषा जशी म्हणावी तशीच त्या प्रक्रियेला नाव दिली आहे त्याला नाव दिलंय अध्यारोपाद अध्यारोपवाद अप उपवादाभ्या निष्प्रपंच प्रपंचते निष्प्रपंच असलेलं त्या निष्प्रपंच ब्रह्माचा प्रपंच करते नाम विस्तार करते नाम त्याचं व्याख्यान करते कोण श्रुती करते कशाने संघ शस्त्रेन दृढेन चितवा आणि यांचा वाद केल्यानंतर जो मी ज्याच्यावर हा केला म्हणजे ज्याचा मी त्या स्वरूपाच्या ठिकाणी अपवाद सांगितला ते उर्वरित राहणारं जे चैतन्य आहे ते मात्र निर्विशेष स्वरूपाचं आहे ते सत्सामान्य स्वरूपाचं असं तेथे ज्ञान करून दिले म्हणजे अद्यारोप अपवादाच्या प्रक्रियेचा अवलंब करूनही निर्विशेष ब्रह्माचं प्रतिपादन श्रुती करते असं लक्षात ठेवायचं एकदा सत्यकाम हा सत्यसंकल्प हाय सर्वज्ञ सर्वभीत म्हणते आणि लगेच म्हणते अस्तुलम अननुरहस्व अदिर्घम असं श्रुती सांगतात म्हणजे काय झालं आणखीन एक वेदाची अशी पद्धती विधीमुखाने एकदा सांगायचं मग निषेध मुखाने विधीमुखाने सांगून अध्यारोप करायचा निषेध मुखाने म्हणजे ही पण एक पद्धती आहे वेदाची काय कधी विधीमुखाने सांगायचं तर कधी निषेध मुखाने ब्रह्म म्हणून सांगायचं एकदा निर्गुण ब्रह्म म्हणून सांगायचं विज्ञान आनंदम ब्रह्म म्हणून सांगायचं निर्गुण म्हणून सांगायचं आणि लगेच त्या श्रुतीला सांगायची वेळा म्हणजे ती श्रुती काय सांगते अस्थोलम अननव रहस्व काय झालं त्याच वर्णन आहे एकदा विधिमुखाने आहे एकदा निषेध मुखांनी अशी सांगण्याची पण महत्वाची श्रुती कधी कधी वापरते एवढ्यावरच थांबलेली श्रुती तर ही श्रुती आणखी एक प्रकाराचा अवलंब करते त्या प्रकारालावृत्ती असं नाव दिलं त्याला असं नाव दिलं अतदव्यावृत्त्या श्रुतीरपी काय असं त्याला म्हटलेलं आहे अन्यांची व्यावृत्ती करणं नाहीतरी आपण या अनुभवामृतातलं पाचवं प्रकरण घ्या अन्य व्यावृत्ती मौली असं म्हणाली तिथे की माझी जी ही पद आहेत माझी म्हणजे ही उपनिषदाची जी पद आहेत ही त्या परमेश्वराची वाचक राहीत मग कशी आहे ती अन्य व्यावृत्ती असते असदाची व्यावृत्ती सस म्हणू आले श्रुती पाश्रुतीचं नाव तिथे महाराजांनी घेते श्रुतीने सस पदाची योजना का केली असत पदापासून त्याची व्यावृत्ती करण्याकरता त्या परमेशराला परब्रम्ह का म्हणतात परब्रम्ह अब्रमरूप असलेले अव्यापक स्वरूपाचे असलेले जे पदार्थ त्यांची व्यावृत्ती करण्यासाठी त्याला ब्रह्म म्हणायचं नाही तर ते ब्रह्म नाही आहे ते वाच्य नाही आहे व्यापनम असं नाव आहे अव्यापक जे पदार्थ आहेत त्या अव्यापक पदार्थांची व्यावृत्ती करावी आणि हे सर्व व्यापक आहे असं आपल्याला सांगावं म्हणून श्रुतीने अवलंब करून आतदव्यावृत्ती म्हणजे अनात्म पदार्थांची व्यावृत्ती करून मग त्या चैतन्याचं ज्ञान करून विशेषणाचा कधी उपाधीचा वापर करते तर कधी उपलक्षणाचा वापर करते या तीन पद्धतीनेही कधी कधी श्रुती प्रतिपादन करीत असते या सर्वज्ञ सर्वविध म्हणत असताना उपाधी विशेषणाचा अंगीकार केला आता आरंभी सांगितल्याच्या वेळी उपाधी चांगली उपलक्षणा हे सर्वांचा उपलक्षणा उपलक्षणा करते कधी विशेष भावाच अंगीकार करते कधी उपाधी उपाधी भावा चांगीकार करते म्हणजे उपयित आणि कधी कधी उपलक्षित म्हणून परमेश्वराचं वर्णन करत पण याही मार्गाने शेवटी सांगते मात्र निर्विशेष परब्रम्ह त्याला दुसरं काही सांगायचं नाही त्या आता विषय जो देव त्याच्यापासून ती कधीही विचलित झाली नाही त्यामध्ये मात्र तिचं एक गान आहे तिचं ते सूत्र म्हणजे निर्विशेष ब्रम्ह प्रतिपादनात मात्र तुटू दिला नाही तो धागा न तुटता प्रतिपादन करणं हा खरा त्या श्रुतीचा विशेष आहे हातोटी कशा आहे बघा वेगवेगळ्या रूपाने सांगाय सांगायचं ते सांगा एकच गो पण प्रकार बरो गहू पण कधी त्याचा लाडू कधी त्याची जिलबी कधी त्याचा आणखीन काही बाईचं वैशिष्ट्य आहे सगळं बाईच वैशिष्ट्य आहे सगळं सुखरी असावी लागते अह कला अशी गमतीदार असते एकदा काय झालं त्या सोहळ्याच्या रस्त्यामध्ये एकदा भाकरी पुष्कर शिल्लक राहिला त्या शिल्लक भाकरी कोण खाणार आहोत माणसाची प्रवृत्ती ता दुपारचं सुद्धा संध्याकाळी खायला काही माणसं तयार होत नाही तेव्हा आता कालचं कोण खायला तयार होत ते, ते, ते त्याचा भोगा केला बर का त्याचा वाटून भोगा केला आणि त्याला फोडणी देऊन असा उत्तम तयार केला प्रत्येकाला मुठमूट मोठमूट मुठ, मुठ, मुठ, मुठ, दिलाय <laughs> सगळ्यांना <सक्षार> दिलाय <laughs> सगळं झाल्यानंतर गुरुजी म्हणत असत आम्ही ताईना विचारायला गेलो काय कि ताई आज तुम्ही म्हणजे चटणी देण्याची केली होती म्हणजे फार गोड झाली होती आम्हाला अशी आवडली चटणी जर का सगळ्याला वाटलं तेव्हा ताई म्हणल्या चटणी नव्हतीच मुळे ते काल राहिलेली जे बा भाकरी होत्या पटकी अशा या भाकरी म्हटली मी तुम्हाला हे करून दिलं काय ताई म्हणले आम्हाला कळलंच नाही आम्ही अगदी आनंदाने खाल्ला म्हणले मी त्याच्याकरता केलं आनंदाने खाव याच्यासाठी तर मी केलं होतं ताईंचा चटण्या करण्यामध्ये इतका हातखंडा होता काही सोलायची बो नाही ना बोलायची सोय नाही अतिच तज्ज्ञ याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या ते भाकरी तीच पण नटवून थटवून तिला श्रृंगारून सजवून लोकांच्या समोर आणली म्हणजे लोकात असा त्याचा अर्थ मग जी एक गोष्ट आहे ना हे साध श्रंगार करणं जे आहे ना यात खरी कला विषय तर तूच विजय काय दुसरा सांगणार एकमेव ब्रह्म निह ना ते किंकन एखाद्या एकदा खरोखरी हा सिद्धांत ऐकला किंवा आचार्यांच्या शब्दात बोलायचं झालं त्या श्लोकात लिहिले ना ब्रम्ह सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म इव ना परा एखादा ज्यानी म्हणून भेटला तर तो विचार की देऊत्वान करतोय तो म्हणजे मी बारा वर्ष करतो ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय रे आपलं काही सांगतायत ना याच्या व्यतिरिक्त खरोखरच काही सांगितलं त्याही पेक्षा एकमेवादियम ब्रम्ह सभराभरित होत पुरवत आहे या सिद्धांताच्या पुढे काय सिद्धांत आहे कुणी जरी याच्या पुढे हे समजून कुणी जरी विचारायला लागला की याच्या पुढे काय सिद्धांत आहे त्याला सांगायचं याच्या पुढे तुझं डोंबल काय तुला काय सांगितलं काय माणस विचारतील काही विचारत नाही याच्या पुढे काय सांगणार हो काय सांगता श्रुती झाली म्हणून काय झालं श्रुती सुद्धा काय सांगितलंय तुला एकदा सांगितलं ना कि एकमेवायम ब्रह्म म्हणून पण ती आहे माऊली आपण आहोत तिची लेख आई तापासून काढी ती ती उन्नी वाढवित नाही श्रुतीपुरवती माऊली जगा म्हणून ती जो जो अधिकारी ज्या मनाचा असेल त्याला कधी विधी मुखान निषेध मुखान कोणाला आतच व्यावृत्तीनं कुणाला द्वैताच अंगीकार करून कुणाला उपाधी अंगीकार करून कुणाला लक्षण येणं कुणाला विशेष विशेषण भावानं कोणाला उपाधी उपाधी भावानं तर कुणाला उपलक्षण ज्याचा जसा अधिकार असेल त्या त्यापर्यंत सांगायचं बरं मते बदल नाही अजून शेवटी यायच अजून यायच यायच अजून मला चानो म्हणायचंय मला अजून चालू म्हणायचं आहे आणि सरपे शेवटी श्रुती प्रतिपादन करण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे कि ती श्रुती आताच व्यावृत्ती करून ज्याप्रमाणे बोलते त्याप्रमाणे ती, ती स्थूल व सूक्ष्म या आकाराचा निषेध करीत त्या मौनाची पण एक बाजू आहे न बोलून सांगते कस एक महाराजांनी उदाहरण दिले त्याच्या न बोलणे वरी किंवा न सांगणेवरी बाळा पती ती रूप करी तैसे बोल निमालेपणे मौनाचं मौन धारण करून किंवा कि मौनाची वाणिजे हा प्रश्र सांगण्याचा एक प्रकार आहे मौन धारण करून मौ गुरुस्त वटवृक्षर मुले वृद्धा शिष्या गुरो गुरोस्तो मौनम व्याख्यानम शिष्यस्तो छिन्न संशया मौनाच्या भाषेने किंवा मौनाच्या मिठीने सहावी उभे सातवी म्हणून माझी वैखरी मौनाचे ही मौन कडे आत्ताचे जो आहे याच्या मागचे मौनाच्या मौनाने मौनाच्या मौनाने किंवा मौनाच्या मिठीने किंवा मौनाच्या भाषेने मौनाच्या भाषेने म्हणजे मौन धारण करणं इथपर्यंत मी मौन धारण केले हे कल्पना राहता वर्णन करणं या पण परीने हे सगळं वर्णन करीत असताना करी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते कि उप एव दशोपनिषदे बुढारी न ढळती पदे त्या उपनिषदाने विचार केला मी एवढ्या तऱ्हेने अनंत तऱ्हे त्या वेदात परमेश्वराचं वर्णन केलं शेवटी त्यांच्या उपनिषदाच्या लक्षात आला मी आता एवढे प्रकार सांगितले याही पेक्षा अजून पुष्कळ प्रकार आहेत मला जेवढे आठवले काय तेवढे तुमच्या पुढे मी मांडले एवढ्या तऱ्हेने उपनिषदामध्ये हरीचं प्रतिपादन केलेलं आहे एवढ्या तऱ्हेने प्रतिपादन करूनही शेवटी उपनिषदाच्या असं लक्षात आलं नाईला हा शब्द वापरलाय कारण ते सर्वज्ञ तुल्य वेद आहेत त्याच्या लक्षात आला म्हणायसारखा मी काय शाणा काय पण ओवीचं विवरण आपल्या यावं याच्यासाठी हे बोलणं असं समजून आपण ऐका म्हणजे ही अपेक्षा ती पद कशी लिहिली आहेत पदे पुढे चालायलाच तयार नाही ती पदं म्हणायला लागली गो आपण काय आता पुढे हो टाकता जसं ती दृष्टांती वाहिली आण दिसावं याची त्या दृष्टांताने शपथ घेतली त्याप्रमाणे ही पदं म्हणायला लागली की श्रुती माउली तू सांगतेस म्हणून आम्ही आविष्कृत होतो कोण शब्द म्हणताय पद म्हणताय की तुझ्या उच्चारणामुळे आम्हाला आविष्कृत व्हावं लागतं था। लोकांच्या कानात पडावं लागतं लोकांच्या कानावर आम्हाला जावं लागतं कारण तू जर माझं प्रक्षेपण केलं तर मला वेगळं राहता येत नाही असं पद म्हणतात त्या उपनिषदाला आणि शेवटी ती पदं म्हणायला लागली आम्ही आता न पदे ती पुढे चालायलाच ना तयार नाही जसे ती लहान मुले एका जेवढी म्हणावी की आता आम्ही नाही थकलो आम्ही थांबतो थकलो नाही आम्ही आता थकलो व थांबतो ते पद थांबायला लागले त्यावेळी म्हणायला लागली की शेवटी आता आपण असं करूया की खरोखरीच जर परमात्मा अविषयक स्वरूपात आहे सर्व प्रमाणाला तर या उभीत माऊली म्हणते एवढे प्रकार तर ठीकच आहे पण शेवटी या पदाचा अंगीकार करते या उभीत कोणत्या पदाचा नियती नियती म्हणायला लागली श्रुती आणि न येते न येते म्हणून त्या श्रुतीने आपण होऊन अपनी स्वतः तीन नी पद भाषण त्रास है दादा ने एक अर्थ लिखेगा तो बरबर है मी एक तुम्हारे चिंतन मानते अर्थात विरुद्ध मैं तुम्हारा संगा लगे समझू ना एक दुसरी बाजू माला जर तुम्हें विचार की नक्की या ज्ञानेश्वर महाराजांचा काय अभिप्राय जो दादानी लिहिलाय तो अभिप्राय माउलीचा नक्की तुम्हाला जो हा अभिप्राय सांगतो ते दिसणारी वर्पंग जी पद त्यावर आताही संभवनीय असं मी आपल्या मांडतो कारण दादानी लिहिलेल्या अर्थाच्या बाहेर जाण्याचं आपलं समर्थन आहे त्याने लिहिलेला हा अर्थ माऊलीला एक रूप होऊन लिहिलेला तो अर्थ माऊलीच ते मनोगत आहे खास पण त्या मनोगताची एक भावछटा जर मी सांगितली की जी तिला अविरुद्ध आहे अविरुद्ध स्वरूपाची एक भाव भावछा अर्थछटा तुमच्या पुढे मी मानतोय ती या पदावरून दिसते काय दिसते पुढारी न ढळती पदे ती पद पुढे चालायला तयार नाही म्हणून श्रोतीने पद जातच नाही तसं जेव्हा दिसून आलं तेव्हा आपण असं करूया सरेंडर हात वर केले सगळ्या <laughs> सैनिकांनी सांगितले आम्ही शरणावर बाबा तुला आता काही त्याला गेलं शरणार्थी पुढारी न ढळती पदे ती पुढे पावलं टाकायला आक्रमक पवित्रा टाकून देऊन शरणागती पत्करण हो असा त्याचा अर्थ होतो पुढारी पदे हा अर्थ होतो हा असाच आहे असा माझा आग्रह नाही दादाने सांगितला तसाच अर्थ सा आहे मात्र माझा आग्रह आहे कारण मी त्यांचा अनुचर आहे मी त्यांचा चरण रजे आहे तेव्हा मला ते मान्य करणं माझं काम आहे किंवा त्याच अर्थाच्या आधार मी थोडस भाव एखाद्या पदामध्ये अविरुद्धता असावी हा त्यातला मूळ भाग आहे म्हणजे कधी तुम्हाला जर एखाद्या पदाचे अनेक अर्थ सापडले करावे लागले तर मी आता जो परिहार देतो आहे किंवा जी वस्तुस्थिती सांगतो ही कायम ध्यानात ठेवायची आणि मग बोलायचं कारण असं आहे की एका देवी अर्थ वेगळा सांगण्याच्या नावाखाली अनर्थ ओढवू नये याची सावधगिरी असली पाहिजे अर्थ असावा तो त्याला अविरुद्ध असावा म्हणून पुढारही न ढळती पदे, पदे ती पदे पुढे जायलाच ती म्हणायला लागली वा इतका निर्विशेष देव आहे की आम्ही आता पुढे जाणार नाही आमची शक्ती नाही संपली आमची लक्षणवृत्ती संपली आमची गौणी आमच्या वृत्तीच संपल्या आम्ही त्या वृत्ती ती म्हणजे संबंधना ना पद आणि पदार्थांच्या संबंधाला वृत्ती म्हणतात ना परमात्मा असंग आहे त्या असंग परमेश्वराच्या ठिकाणी आम्ही कसे संबंध जोडू लगली तीन जायजने लगे तो श्रुति ने हाथ वर करेती एक गोविंद अनु ना अनुमाने शब्दा चा चा ने, ने थी, ने थी चा द्वारा संगू शकत नहीं मी लक्षणावृत्ति संगू शकत नहीं मैं को ही रूपाने आता संगत नहीं मन नीति नीति हि पद या पदां द्वारा श्रुति ने अपनी स्वतः स्वत स्वतार्त। यशस्वी घी माघार है श्रुति ने पुढारी न ढळती पदे या पदामध्ये नेते नेते पद्यापुढे घेतली श्रुती उपनिषदांनी नेते नेते पदांच्या द्वारे पुढे असून पराजय मान्य केलेला आहे टेबलावर व जाहीर बैठकीत व जाहीर मान्य केला न येते के के न येते म्हणून यशस्वी माघार तिथे रणांगणात घेतले प्रतिपादनाच्या त्या प्लॅटफॉर्म वर यद्यपि श्रुति प्लैटफॉर्म लेक्चरर नहीं है तरी मला आता सु परिस्थिति तरी निर्माण कर परिस्थिति अच्छी निर्माण की सत्तामा पर्रम्ह वर्णन कर श्रुति मनतेघार नहीं तीन या पदा ने श्रुति ने सदा नोंद कर कायमची नोंद करून ठेवली की मी या निर्विशेष स्वरूपाच्या प्रतिपादनासाठी अनंत हसवटीचा अनंत पद्धतीचा अवलंब केला अनेक वार मी त्याचं प्रतिपादन केलं आता सांगितलेल्या सगळ्या तरांचा मी पद्धतींचा मी वापर केला पण सरते मला यशस्वी म्हणून माघार घ्यावी लागली बर काय याच्यात म्हणायचे काय करतात बोलणं हे जास्त चांगलं आणि माघार मान्य केली तुम्ही म्हणाल ही काय नीती नीती पद काय सांगतात की आम्ही वर्णन करू शकत नाही अशी मान्यता म्हणजे कबुली जबाब याला म्हणायच श्रुतीचा पराजयाचा कबुली जबाब म्हणजे नेत नीति श्रुती यद्यपि हे जरा निराळ्या शब्दात मी तुमच्या पुढे मानतो पण त्याच्याशिवाय तुमच्या मनात कळणार नाही तुम्हाला कळणार नाही त्याच्या म्हणून त्या श्रुतीने माघार घेतली आपला स्वतःचा पराजय मान्य केला झालं मग एवढ्यावरच थांबून काय हरकत होती पण श्रुतीने जिथे माघार घेतली तिथे त्या बोध जो होता ना ज्ञान त्या बोधाने असा विचार केला की श्रुतीने जर आता जाहीर आणि माघारी घेतली समजा सेनापती तो जर धीर खचून बसला त्याच जर कंबरड मोडलं बाकी तर बाकीचे सैनिक आता जर सेनापती गेला आता आम्हाला म्हणले आमच्यातला त्राण तेव्हाच संपला काय <laughs> सेनापती उभा असल्यावर निदान चार दोन तरी सैनिक उभे असतात सेनापतीत मागे माघारी फिरल्यावर बाकीच काय तसा श्रुतीने तिथे पराजय मान्य केला पराजयाची नोंद करून टाकली त्याच्यावर सही केली की आम्ही आमचा पराजय आपण होऊन मान्य करतो असं जर नेते नेते पदानी लिहून ठेवलं तर त्या बोधाने विचार केला आता आपल्याला एवढ्या वेळ थांबलं पाहिजे म्हणून बोधाने विचार केला की आपणही इथेच स्तब्धता धारण करूया कारण आपला पुढारी गेल्या पुढे तो तिथे थांबलाय आपण आता इथेच थांबूया म्हणू म्हणजे पुढे करून तिथपर्यंत जायला तयार नाही बोधानेही विचार केला की आपणही इथेच थांबून आपणही इथेच स्तब्धता धारण करून याच ब्रह्मात स्वरूपामध्ये या अद्य ब्रह्मरसामध्ये आपण बुडी द्यावी म्हणून बोधानेही त्याच रसामध्ये बुढी दिली उलट मी या श्रुतीने ज्या स्वरूपाच्या ठिकाणी माघार घेतली त्या स्वरूपाच्या ठिकाणी मी बुडी द्यावी हे उचित आहे हे औचित्य आहे बोध अबोध होतो इथे महाराजांनी लेपाकारे ले। देखुनी काय दे पदे न ढळांची पद पु आता जायला तयार नाहीत त्याने जर यशस्वी माघार घेतले तर मग मी इथेच बुडी देणं माझं योग्य म्हणून येथेच बुडी दिली बोधाने याच ठिकाणी बुडी दिली आणि तेही तिथे म्हणजे निर्विशेष असतात सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी आणि बोधाने ही बुडी दिली उलट माऊली म्हणतेने माघार पत्करण्यापूर्वी जे काही कथन केलं ते एवढं भरपूर आहे काय ते एवढं भरपूर आहे आत्ता सांगितलेल्या पद्धती एवढ्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या आहेत कि त्या सर्व पद्धती ते केलेलं सारं वर्णन वेदू काय काय न बोले ते याच्या मागत आहे सगळं काय मागा घ्यायच्या अगोदरच आहे सगळं विधू काय काय न बोले सर्व काही बोले ते एवढं बोललेलं आहे की तुमच्या आमच्या सारख्याला सुद्धा या स्वरूपा पर्यंत जाऊन बुडी देण्याच्या योग्यतेच आहे इथपर्यंत ते समर्थ माझे गोवी महाराजांशी लिहिल्या बघा शब्दाच्या बाबतीत सहा या आत्मविद्येचे करावया आपण पे आ शब्द है प्राणिक है स्वरूप करना अशा योग्यते शब्द है सूचित महाराज मनता बोधाने ही इत बुढ़ी दी पी बुढ़ी देना पूर्वी जे शब्द ने कथन किया श्रुति ने संगित ज्यादा पद्धति का अवलंब किया पद्धति सर्व त्या सर्व पद्धती एवढ्या पर्याप्त आहेत की अवनी तलावर असल्या सर्व मानवांच्या उद्धाराला त्या समर्थ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही मात्र असं समजू नका आपलं कसं व्हायचं ते समर्थ आहे उपनिषद म्हणजे सामान्य जे वेद उपनिषद म्हणजे व्यागोदर वेद आणि वेदाचं जे उत्तमांग मस्तक म्हणून ज्याला म्हणतात शिरोभाग म्हणून ज्याला म्हणतात ती ती आहेत ती दशोद मुख्य आहेत जो निखलोध है निखल शब्द का सर्वे व्या वृत्ति कर निखलता केवल आत्मतवाद स्वतः प्राप्त आम अन्मृता तत्पर्य विषयभूत सिद्धांत हाच है पर ब्रह्मा अमृता का अनुभ ही बुडी देणं हे आपलं कर्तव्य हा अमृताचा अनुभव अमृत म्हणजे अमर न मरणार म्हणजे त्रिकाला बाधित असं जे परब्रह्म त्या अमृताच्या अनुभवात आपण बुडी द्यावं हाच माझ्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे आपण म्हणजे तुम्ही आम्ही श्रोत्यानी मौली आपल्याला सांगते ना सांगते मौली की आपण श्रोत्याने सुद्धा याच स्वरूपाच्या ठिकाणी बुडी द्यावी किंबहुना अशा अमृताचा अनुभव मी ग्रंथात कथन केला म्हणून या ग्रंथाचं नाव मी काय ठेवले अमृत अनुभव अमृत अनुभव मी या ग्रंथाचं नाव काय ठेवलं असा जो अमृत स्वरूपाचा देव किंवा असं ज्या अमृत स्वरूपाचं ब्रह्म अमर स्वरूपाचं म्हणजे सत्सामान्य त्रिकाला बाधित नित्यसिद्ध असलेलं जे ब्रह्म त्या ब्रह्माचा ब्रह्मा जो अनुभव हो, तोच मी तुम्हाला कथन केला असल्या कारणाने या ग्रंथाचं नाव मी काय ठेवलं अमृतानुभव असं नाव ठेवले तर श्रोत्यांनीही या अमृतानुभवात किंवा अनुभवामृतात सदाची बुडी द्यावी म्हणजेच आत्मवस्तू सर्वत्र सदा समज स्वरूपाची परिपूर्ण सभरा भरीत आहे असं तुम्हाला दिसून उलट त्या स्वरूपाच्या ठिकाणी अबोधही नाही आणि अबोधा त्या सापेक्ष बोधही नाही असं तुम्हाला कळून येईल आणि आता तुम्हाला आज ना उद्या कधीतरी असा अनुभव हो त्या मार्गाने आपण चालायला लागा म्हणजे <coughs> उलट उपनिषदार्थ अतिशय गहन आहे गहन असलेला हा उपनिषदार्थ जनसामान्यांच्या पर्यंत येऊन पोहोचणार कसा म्हणून तो जनसामान्यांचा गहन अति गुढ उपनिषदार्थ तो जनसामान्यांच्या हाती देण्यासाठी हा दशोपनिषदांचा झालेला जो प्रयत्न तो प्रयत्न यथार्थ आणि त्या उपनिषदाचा जो सार्थ तो सार्थ मी या ग्रंथात सांगितला असल्या कारणाने मी उपनिषदाला सोडून काही बोललोय अशातला भाग नव्हे माझा ग्रंथाचा परिहार हाच आहे श्रुती ज्या प्रमाणे त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रतिपादनाला प्रवृत्त झाली आणि तिने ज्याप्रमाणे कथन केलं त्याचप्रमाणे त्याच सिद्धांताच मी या रूपाने प्रतिपादन केलेलं आहे हाच माझ्या ग्रंथाचा परिहार हाच माझ्या या ग्रंथाचा परिहार आहे तात्पर्य विषयी भूताधी ब्रह्म आहे ब्रह्मा, ब्रह्मा वाचून दुसरं कोणीही नाही उलट सर्व शास्त्रांचा सर्व वेदाचा तात्पर्य ब्रम्ह तो ब्रम्ह विषय माझाही प्रतिपाद्य विषय भरणे विषय असल्या कारणाने षडलिंगपूर्वक तुम्ही तात्पर्य चिंतन करा षडलिंगपूर्वक तात्पर्य वेदाच ही आहे तेच तात्पर्य माझ्याही ग्रंथाचं आहे त्या ग्रंथा विषयाचा मी अनुवाद केला त्या सिद्ध अनुवाद केला यात काय चुकलंय म्हणून माझ्या ग्रंथाचा हाच परिहार आहे सिद्ध असलेल्या पुरुषांना माझा हा सिद्धाचा अनुवाद सिद्ध वस्तूचा अनुवाद संतोषजनक असल्या माझ्या ग्रंथाला सफल पुष्कळ विस्तार असला तरी सर्वात परमात्मस्वरूप प्रतिपादन करणे एवढेच आहे हा बघा असे पाहून आत्मस्वरूप विषय बोधाने ही याच ठिकाणी बुड दिली त्याचं तात्पर्य त्यात आहे म्हणून बोधाने बुडी दिली असा अर्थ करा किंवा ते उपनिषदांची पदक पुढे ढडायला तयार नाही ते बोधाने विचार केला इथे आपण बुड जास्त गाण पडायचं म्हणून बोध तिथे बुडू द्यायला लागला ज्ञानदेव म्हणजे श्रीमंत हे वाढे शब्द आला श्रीमंत मला